पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पंचवीसावे लाठी प्रसार लालाजींवरील हल्ला व त्यांचा मृत्यू यांच्या योगाने सायमन कमिशनवरील बहिष्काराचा जोर मात्र अधिकच वाढला कमिशन लखनौला यावायचे होते व तेथील काँग्रेस कमिटीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती प्रचंड मिरवणुकी सभा वगैरे गोष्टींची व्यवस्था कित्येक दिवस आधी करून ठेवण्यात आलेली होती मतप्रचाराच्या व रंगीत तालमीच्या दृष्टीने त्यांचा उपयोग करण्यातही मी लखनौला गेलो अत्यंत व्यवस्थितपणे व शांततेने पार पडत असलेल्या या कार्याचा जोर पाहून अधिकारी बरेच चिडले असावेत कारण त्यांनी अडथळे आणण्यास व काही भागातून मिरवणुकी नेऊ नयेत असे मनाई हुकूम सोडण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच मला नवा अनुभव मिळून माझ्या शरीराला पोलिसांच्या दंडुक्याच्या व लाठीच्या प्रसादाची गोडी चाखावयास सापडली वाहतुकीला अडथळा येतो त्या सबबीवर मिरवणुकींना बंदी करण्यात आली होती या याबाबतीत तक्रारीला जागा राहू नये म्हणून आम्ही सोळा सोळांचे गट करून सभेच्या जागी आड रस्त्याने पृथकपणे जावायचे ठरविले कायद्याप्रमाणे पाहिले तर हुकूम मोडण्याचा हा एक प्रकार होता कारण सोळा इसम एक निशान घेऊन निघाले म्हणजे ती मिरवणुकीत झाली एका गटाचा मी नायक होतो व पुष्कळ अंतर माझे सहकारी गोविंद वल्लभ यांच्या नेतृत्वाखाली दुसरा एक गट येत होता आम्ही सुमारे दोनशे आठ रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता हो इतक्या पाठीमागून घोड्यांच्या टापांचा ध्वनी ऐकू आला आम्ही वळून पाहिले तो तीस पस्तीस स्वार शिपायांची टोळी मोठ्या वेगाने आमच्यावर चाल करून येत होती थोड्याच वेळात ते आमच्यापाशी येऊन भिडले व त्यांच्या हल्ल्यामुळे आमच्या गटाची पांगापांग झाली तदनंतर आमच्या स्वयंसेवकांना मोठमोठ्या दंडुक्यांनी व लाठ्यांनी झोडफून काढण्यास घोडेसोराने सुरुवात केली तो माळ चुकवण्यासाठी स्वयंसेवक स्वाभाविकपणे रस्त्याच्या कडेला सरकले काही जंतर बाजूच्या लहान दुकानामध्येही शिरले त्यांचा पाटलाक करून त्यांना मार देण्यात आला घोडेस्वारांचा हल्ला आपल्यावर येत आहे असे पाहताच स्वतःचे रक्षण करण्याची सहज प्रेरणा माझ्याही मनात जागृत झाली हल्ला पाहून धीर सुटला परंतु दुसऱ्या कोणत्या सहज प्रेरणेने मला त्या विचारापासून परावृत्त करून ते, ते, ते थांबवले असावे अशा मनस्थितीत पहिल्या हल्ल्याला तर मी तोंड दिले पण नंतर रस्त्याच्या मध्यभागी मी एकटाच उभा आहे याची मला एकाएकी जाणीव झाली माझ्यापासून काही याच्या अंतरावर निरनिराळ्या जागी स्वयंसेवकांना पोलीस पिटून काढत होते आपल्याकडे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून मी अगदी आपोआप रस्त्याच्या बाजूला सरकू लागलो पण पुन्हा मी थांबलो मनातल्या मनातच थोडीफार प्रश्नोत्तरे झाली व अशा रीतीने पळून जाणे नामुष्कीचे होईल असे मनाने ठरविले हा सर्व प्रकार चार दोन सेकंदातच घडला परंतु त्यावेळी मनात चाललेल्या ओढा ताणीची व शेवटी झालेल्या निर्णयाची आठवण मला अगदी स्पष्टपणे राहिली आहे नार्मदाप्रमाणे पळून जाण्याची कल्पना माझ्या स्वाभिमानाला रोसली नाही म्हणूनच तशा प्रकारचा निर्णय मनाने घेतला असावा परंतु शौर्य व भित्रेपणा यांच्यातील भेद किती सूक्ष्म होता कदाचित माझे पाऊल भित्रेपणाच्या घसईनेवरही पडले असते मनाचा निश्चय झाला न झाला इतक्यात मी वागे वळून पाहिले तो एक घोडेस्वार आपली लांब काठी फर्जत माझ्याकडे दौडत येताना दिसला चालू दे तुझे काम असे मी त्याला म्हणालो अनिल माझे डोके जरा बाजूला वळविले सहज प्रेरणीनेच डोके व तोंड चालवण्यासाठी मी हा प्रयत्न केला त्याने माझ्या पाठीवर दोन सनसनी रट्टे लगावले मला भोवळ आली व माझे सर्व शरीर थरथरू लागले पण आश्चर्याची व समाधानाची गोष्ट अशी की मी त्याही स्थितीत तसाच उभा राहिलो होतो लवकरच पोलीस दूर निघून गेले व आमच्या समोरचा रस्ता त्यांनी अडवून धरला स्वयंसेवक पुन्हा एकेठिकाणी जमले त्यांच्यापैकी कित्येकांची डोकी फुटून ते रक्तबंबा झाले होते पण ती तुकडीसह आम्हाला येऊन मिळाले त्यांनाही मार बसला होता आम्ही सर्वजण पोलिसांच्या समोर बैठक मारून बसलो सुमारे तासभर याप्रमाणे बसल्यावर अंधार पडला एका बाजूला बडे बडे अधिकारी जमले होते तर लाठीमाराची बातमी पसरू लागली तसे लोकांचे प्रचंड समुदाय आमच्या बाजूला जमू लागले अखेरीस आमच्या ठराविक रस्त्याने आम्हाला जाऊ देण्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केल्यावर आम्हाला ज्या पोलिसांनी हल्ला करून झोडपून काढले होते त्यांच्याचबरोबर आम्ही पुढे गेलो या यावेळी मात्र पोलीस आमच्या पुढे संरक्षकाप्रमाणे चालले होते या क्षुल्लक प्रसंगाविषयी मी इतक्या विस्ताराने लिहिले याचे कारण म्हणजे त्यामुळे माझ्या मनावर घडलेला परिणाम लाठीमाराला तोंड देण्यास व तो सोसण्यास समर्थ असे खंबीर शरीर मला लाभले आहे या विचारामुळे मनाला जो उत्साह वाटला त्याच्या शारीरिक दुःख मी पार विसरून गेलो मला नवर वाटलेत या गोष्टींचे की त्या प्रसंगातून पार पडत असता इतकेच नव्हे रंगावर अंगावर लाठीचे प्रहार चालू असताही माझे मन अगदी स्थिर असून माझ्या भावनांचे पृथक्करण मी अगदी तर्कशुद्ध रितीने करीत राहिलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी याहून खडतर कसोटीची वेळ आली तेव्हा या ते रंगीत तालमीचा मला फार फायदा झाला दुसऱ्या दिवशी सकाळीच सायमान कमिशनचे आगमन व्हावायचे होते व आमची जंगी मिरवणूकही त्याचवेळी निघणार होती वडील त्यावेळी अलाहाबादला होते माझ्यावरील हल्ल्याची बातमी त्यांना लागली तर तेव व कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडतील अशी मला जास्ती वाटत होती म्हणून रात्री वरून मी बरा असल्यामुळे काळजीचे काही कारण नाही असे वडिलांना कळविले पण त्यांची काळजी थोड़ी दूर होणार त्यांना झोप ना। म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी लखनौला येण्याचे ठरविले शेवटच्या गाडीची वेळ टळून गेली असल्यामुळे मोटरने निघावे लागले वाटेत थोडासा खोळंबा झालाच एकशे मैलांचा प्रवास करून सकाळी पाचच्या सुमारास ते जिव्हा लखनौला पोहोचले तेव्हा ते अगदी थकून गेले होते त्याच सुमाराला आम्ही मिरवणूक घेऊन स्टेशनवर जाण्याची तयारी करत होतो इतर कशाने झाली नसती इतकी जागृती लखनौमध्ये आदल्या दिवशीच्या प्रसंगाने झाली होती सूर्यवर येण्यापूर्वीच हजारो लोक स्टेशनवर जमले शहराच्या मोहल्या मोहल्यांमधून लहान लहान अशा असंख्य मिरवणुकी निघाल्या व काँग्रेस कचेरीपासून का मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला हजारो माणसे चार चारांच्या रांगा धरून चालली होती आम्ही या मुख्य मिरवणुकीत होतो स्टेशन स्टनजवळ आल्यावर आम्हाला पोलिसांनी अडवले स्टेशनच्या समोर अर्ध्या चौरस महिला एवढे मोठे विस्तीर्ण पटांगण होत या मैदानाच्या एका बाजूला आम्हाला कतार धरून उभे करण्यात आले आमची मिरवणूक दाखवलेल्या जागी थांबली रेटारेटी करून घुसण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही पायदळ घोडदळ यांची मैदानावर गर्दी झालेली होती आमच्याविषयी सहानुभूती दाखवणाऱ्या बघ्यांची गर्दी फुगू लागली व त्यापैकी पुष्कळजण दोघा व तिघा तिघांच्या हळूज मैदानात सरकले एकाएकी लाम अंतरावर हालचाल दिसू लागली घोडदळाच्या किंवा स्वार शिपाईंच्या दोन तीन लांब लसक रांगा आमच्या बाजूला वेगाने येत होत्या वाटेत मैदानावर रिंगाळणाऱ्या लोकांना मारपीट करत अगर आपल्या हल्ल्याखाली दडपत्ते दौडत निघाले होते भरधाव सुटलेल्या त्या घोडेस्वरांचे दृश्य फार मनोहर दिसले त्यात वाईट होते ते इतकेच की वाटेत बेसावत आणि निरुपद्रवी प्रेक्षक घोड्यांच्या टासाखाली गवसून त्यांच्यावर दुःखद प्रसंग ओढवत होता घोडदळाच्या रांगापुढे निघाल्या व हे लोक तसेच मागे पडून राहिले काहींना हालचाल देखील करता येत नव्हती व काही दुःख आणि दुमडत कळवळत होते सर्व मैदानासा देखावा एखाद्या रण क्षेत्राप्रमाणे दिसू लागला पण तिकडे पाहण्यास अथवा विचार करण्यास आम्हाला सवड मिळाली नाही घोडदळाची लाट आमच्या अंगावरच आली व त्यांच्या पहिल्या रांगेची जवळजवळ दौडती धडक आमच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या लोकांवर येऊन आदळली आम्ही जागा सोडली नाही आम्ही हटत नाहीसे पाहिल्यावर शेवटच्या क्षणाला घोड्यांचे लगाम केसण्यात आले त्यामुळे घोडे मागच्या पायांवर खडे होऊन त्यांचे पुढचे पाय आमच्या डोक्यावर अंतराळी थयथय लागले नंतर मारपिटीला सुरुवात झाली लाठीजे व दंडुक्यांचे तडाखे उडू लागले पायदळ व स्वार दोघेही प्रहार करीत होते वळवाच्या थिंबा सारखे सडासड घाव पडत होते माझ्या मनाची आदल्या दिवशीची निश्चलता नाहीशी झाली धरलेली जागा सोडावायची नाही शरण जावायचे नाही मागे फिरावायची नाही एवढी एकच जाणीव मनात ओढली घावामुळे दृष्टी गडहूळ होऊन एक प्रकारच्या मुक्या रागाने मन व्याप्त होऊन गेले व परत घाव मारण्याची इच्छा बळावू लागली माझ्या समोरच्या पोलीस अधिकाऱ्याला घोड्यावरून खाली ओढून आपणच खुगिऱ्यात बसणे किती सोपं आहे असा विचार मनात आला पण शिस्त व शिक्षणाचा परिणाम नष्ट झाला नाही व फक्त चेहऱ्याचे रक्षण करण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव मी हात वर उचलला नाही शिवाय आम्ही चढाई केली की भयंकर प्रसंग ओढवेल आमच्याच असंख्य लोकांवर गोळीबाराने मरण्याची पाळी येईल ही कल्पना मला होतीच कितीतरी वेळ मार सहन केल्यानंतर वस्तुता थोडीशी मिनिट झाली होती आमची रांग पांगून न जाता हळूहळू मागे हटवू लागली त्यामुळे मी एकट्याच पुढ राहिलो व माझ्या कुशी उड्या पडल्या आणखी मार पडू लागला इतक्यात कोणीतरी मला अलगत उसरून लांब नल मला याचा फार राग आला माझ्यावरच पोलीस तुटून पडत आह असा काही सहकाऱ्यांचा समज माझा अशा प्रकारे बचाव करण्याच त्यांनी ठरविल होते मूह जागेच्या मागे सुमारे शंभर फुटांवर आम्ही पुन्हा रांग करून उभे राहिलो पोलिसही मागे हटले व आमच्यापासून पन्नास फुटांच्या अंतरावर रांगेत उभे राहिले या सर्व बखेड्यांचे आधी कारण जे सायमन कमिशन ते लांब अंतरावरून चोरट्याप्रमाणे निघून जाई तोपर्यंत आम्ही तेथे ते ते थांबलो पण इतके करूनही त्यांच्या नशिबातील काळी निशाने काही चुकले नाही नंतर लगेच काँग्रेस कसरीपर्यंत का आम्ही पूर्ववत मिरवणूक घेऊन आलो व लोक घरोघर निघून गेले वडील काळजी करीत होते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आवेशाचा क्षण निघून गेल्यावर सर्व शरीरात ठणका सुरू होऊन अतिशय ग्लानी आल्याप्रमाणे वाटू लागले सर्व अंगवर मुकामार बसला होता व व उठले होते पण भाग्यवशात कोठेही मरमी वार लागला नव्हता माझे पुष्कळ सहकारी इतके भाग्यवान नव्हते त्यांना जबर जखमा झाल्या होत्या गोविंद वल्लमपंत माझ्या शेजारीच होते पुरे शे सहा पुटूंच असल्यामुळे ते ठळकपणे लक्षात येत त्यांना असा खरपूस मार मिळाला की कित्येक दिवसांपर्यंत त्यांचे दुखणे संपेच ना त्यांना पाठसळ करता ही ना, की कसले काम करता ही ना, या प्रसंगानंतर माझ्या धडडाकटपणाविषयी मला अधिकच अभिमान वाटू लागला पण प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षा मला हल्ला करणाऱ्या पोलिसांच्या व अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांचीच आठवण अधिक स्पष्टपणे राहिलेली आहे खरी मारझोड युरोपियन सार्जसनी केली हिंदी शिपायांचा हल्ला बराच सौम्य होता रक्त पिपाशीच्या वैमनस्याच्या वा भावनांनी जवळजवळ विद्रुप झालेले ते चेहरे किती सहानुभूती शून्य व हृदय शून्य दिसत होते असावे आम्ही गप्प राहीलो असलो तरी आमची मते काही विरोधकांविषयीच्या प्रेमाने उसंडून वाहू लागली नव्हती मग आमचे चेहरे तरी कसे प्रफुल्लित दिसणार वैयक्तिक विरोधाचा भांडणाचा अगर द्वेषाचा तेथे संबंध नव्हता अज्ञात व समाजशक्तीचे आम्ही पायीक बनलो होतो तिने आम्हाला दास बनवले होते ती आम्हाला इकडे तिकडे नाचवीत फिरवित होती मोठ्या कौशल्याने आमची मने तिने आपल्या मुठीत ठेवली होती आमच्या आकांक्षा व भावना यांना प्रच्लित करून ती लिलाविग्रही शक्ती आम्हाला कळसूत्री बावल्यांप्रमाणे खेळवीत होती त्या शक्तीचे आम्ही काही का प्रतिनिधी बनलो आणि कार्यावेशाच्या धुंदीत आम्ही वागलो परंतु तो प्रमाथही आवेश ओसरला की मग विचारू लागे हे सगळे कशासाठी कशासाठी